पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर चोवीस एकोणीसशे नवी दिल्ली ऑक्टोबर चोवीस एकोणीसशे सत्तेचा आणि भगिनीं इथं जी श्रम परिषद भरणार आहे तिच्यात आशियातील अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत ही बातमी बहुधा चार पाच दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती ही परिषद या महिन्याच्या 27 तारखेला भरणार आहे मी त्या परिषदेचे उद्घाटन करणार आहे असे वृत्तपत्रांनी सांगितले आहे मला याबद्दल काहीही माहिती नाही तसेच मी तिचा कोणाजवळ उल्लेख जे मला आठवत नाही तुम्हाला हे कसे कळले असे मी एका वार्ताहराला विचारले हे वृत्त बरोबर नसल्याचे प्रकाशित करण्याकरता मी त्याला सांगितले आपले मजूर श्री जगजीवन राम मला भेटायला आले होते मी त्यांना हेच सांगितले ते म्हणाले की तुम्हाला तर परिषदेला उपस्थित रहावेच लागेल त्या दिवशी सोमवार आहे आणि तुम्ही दिल्लीतच असल्यामुळे विचारण्याची काही गरज नव्हती आपली वृत्तपत्री अशी आहे मी नाही सांगितले की मी कदाची चुकून हो म्हणालो असेल तर त्यांनाही आश्चर्य वाटले मला तिथे जाण्याची काही आवश्यकता नाही कारण मी कोणत्याही कामाचा माणूस तर राहिलो नाही आज माझे एकच काम आहे आणि तेच जरी जास्त आहे त्या कामात मी यशस्वी झालो तर माझे जीवनभराचे काम पूर्ण होईल आपण सर्व एका देशाचे आहो आणि सर्वांनी एक होऊन राहिले पाहिजे इथे जे हिंदू मुसलमान शीख पारसी ख्रिश्चन वगैरे आहेत ते सर्व एक एकहून राहिले तर मला इतर कशाचीही फिकीर नाही ते सर्व भारताचे आहेत त्यांना इथेच राहायचे आहे मग त्यांनी का भांडावे जो माणूस बालपणापासून हे स्वप्न पाहत आलं आहे त्याच्याकरता हा फार मोठा आघात आहे त्याने स्वतंत्राकरता मेहनत केली आणि स्वातंत्र्य मिळालेसुद्धा परंतु त्याबरोबरच हे विष पसरले हे मला चांगले वाटत नाही याहून अधिक वाईट काय असू शकते मला ही वाईट गोष्ट थांबवायची आहे प्रयत्न करणे माझे काम आहे तसे वाईचे असेल तर होईल नाही तर नाही होणार भजनात आहे कोणी निंदा कोणी वंदा सर्व एक आहे कारण मला तर केवळ रामाचे भजन करायचे आहे आणि त्याला मी सर्व काही अर्पण केले आहे परंतु प्रयत्न जर करावेच लागतील त्यातच सर्व जीवन व्यतीत करायचे आहे नेहमीप्रमाणे आज सुद्धा काम येणे आहे ज्यांना ते पाठवायला त्यांना ते पाठवण्यात येत आहेत फार मोठी गरज आहे कितीतरी कांबळी हवी आहेत आपल्या सर्वांचे समाधान करू शकत नाही देव सगळ्यांना पोहोचवी जे निराधार आहेत आणि करोडपतीचे भिकारी झाले आहेत त्यांना निर्वस्त्र उपाशी तापाशी राहावे लागेल आणि भिकारी व्हावे लागेल आपण जर खरे असू तर ईश्वर आपल्याला खायला देईल आणि नालायक झालो तर नागडे उघडे आणि उपाशी राहावे लागेल काल मी कुष्ठरोगाला बळी पडलेल्या लोकांचा उल्लेख केला होता त्यासंदर्भात मी जगदीशांचा उल्लेख केला होता ते महान विद्वान आहेत त्यांना हा आरोग झाला होता त्यांचा हा रोग पूर्णपणे द्रुस्त झालेला नसला तरी तो बराच नियंत्रणात आहेत ते कुष्ठरोगांमध्ये बरेच काम करतात व त्यात बराच रस घेतात ते त्यांच्यात मोकळेपणाने मिसळतात ते अर्थात कठोर परिश्रम करणारे गृहस्थ आहेत ते मद्रासला राहतात वर दिला नाही परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ते तिथे आहेत या विषयावर त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार केला आहे काही दिवसांपूर्वी मला त्यांचे पत्र मिळाले होते परंतु मी ते आजच वाचले त्यात मला एक सूचना आढळली जी तुम्हाला स्पष्ट करून सांगण्याची माझी इच्छा आहे त्यांचे म्हणणे आहे की महारोग्यांना महारोगी म्हणू नये लोक त्याचा वाईट अर्थ घेतात आणि त्यांना अस्पृश्यांपेक्षाही वाईट समजतात निदान अस्पृश्य कुणाचे नुकसान तरी करत नाहीत अस्पृश्यांशी शारीरिक संबंध आल्यामुळे हा रोग होतो असा आपला समज आहे मी आधीच सांगितले आहे की खरा महारोग अपवित्र मनाची अवस्था आहे आपल्याच बांधवांचा द्वेष आणि काही जमातीच्या वा वर्गाच्या लोकांबद्दल वाईट बोलणे हे मानसिक विकृतीचे लक्षण आहे आणि ते महारोगापेक्षाही वाईट आहे असे लोक जर महारोगांपेक्षाही वाईट असतील तर मग महारोग झालेल्यांना महारोगी का म्हणावे या लोकांचे वर्णन आपण महारोगाचे बळी असे करूया महारोगी असे नाही वाईट नावामुळे जर लोक वाईट आहेत तसा समज होत असेल तर त्यांना तशा नावाने संबोधू नये तुम्ही गुलाब फुलाला कोणतेही नाव दिले तरी अगदी वाईटाऊन वाईट नाव दिले तरी गुलाब आपला सुगंध गमावणार नाही जगदीशनला जर हेच म्हणायचे असेल तर ते बरोबर आहे आणि महारोग हा काही असा एकच रोग नाही की जो शारीरिक संसर्गामुळे दुसऱ्याला होऊ शकतो खरू जलेला माणूस जर दुसऱ्याला स्पर्श करील तर त्याचा रोग दुसऱ्याला होण्याची शक्यता असते महारोग हा तसाच रोग आहे आणि सर्दी कॉलरा प्लेग इत्यादी रोगांसारखाच तोही एक रोग आहे मग त्या रोगानेग्रस्त असलेल्या माणसाकडे लोकांनी घुणिने का पाहावे माणूस जेव्हा खरोखरच महारोगानेग्रस्त होतो तेव्हा लोक त्याच्याकडे घुणिने पाहायला सुरुवात करतात ते त्याला कमी प्रीतीचा प्राणी समजू लागतात परंतु खरे कमी प्रतीचे लोक ते असतात जे गुणा करतात यामुळे या, या विषयावर आज मी परत बोलायच ठरवले राजकुमारी वर्धा येथील परिषदेला तीस तारखेला उपस्थित राहणार होत्या त्यांनी जायला पाहिजे होत डॉक्टर जीवराज सुद्धा जाणार होत त्यांनीसुद्धा जायला पाहिजे होत परंतु ते कसे जाऊ शकतात ते त्यांच्या कामाशी बांधले गिहत्त्र केवळ एक दिवस आपल्या कामापासून दूर जाऊ शकतात परंतु त्याकरता दोन दिवस लागले असत कारण ते त्याच दिवशी परतू शकत नव्हते वर्धेला कोणतेही विमान जात नाही ते केवळ नागपूरला जाते ते दोन दिवसानंतरच परतू शकतात मला एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहा ब्रज किशन ने तुम्हाला सांगितलेच आहे सा की मी उद्या तुरुंगात जाऊन प्रार्थना करणार आह मी तिथे जाऊन प्रार्थना करावी अशी तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांची इच्छा आहा यामुळे मला आनंद होईल आणि तुम्हालाही आनंद होईल परंतु तुम्हाला माझ्याबरोबर पर प्रार्थना करता येणार नाही तो तुरुंग आहे आणि केवळ कैदीच तिथे जाऊ शकतात मी तिथे जात आहे कारण त्यांनी मला निमंत्रित केले आहे आपण परवा परत इथेच भेटू प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर पंचवीस एकोणीसशे सत्तेच्या नवी दिल्ली ऑक्टोबर 25 एकोणीसशे सत्तेचा बंधूंनो आणि भगिनींनो या तुरुंगातील कैद्यांसमोर प्रार्थना करण्याचे आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भाषण देण्याचे जेव्हा मला निमंत्रण मिळाले तेव्हा मला फार आनंद झाला सर्व कैद्यांना कदाचित माहीत नसेल की अगदी दक्षिण आफ्रिकेतील दिवसांपासून मी फार जुना कैदी होतो आणि मी सांगू शकतो की माझ्या दृष्टीतून मी अपराधी नव्हतो परंतु शासनाच्या दृष्टिकोनातून मात्र मी निरपराधी होतो असे म्हणता येऊ शकत नव्हते कितीतरी प्रकारच्या तुरुंगात मी गेलो आहे आणि कितीतरी प्रकारचे तुरुंग मी पाहिले आहेत दक्षिण आफ्रिकतील तुरुंग फार कडक असायचे आणि तिथे हिंदी लोकांना तर काहीच किंमत नव्हती तिथे कोणी बॅरिस्टर असला तरी त्यांच्याकरता कोणताच फरक पडत नसे सर्व भारतीय कुली आहेत असे तमजत असत तिथे एकीकडे भारतीय होत दुसरीकड़ हपशी होते आणि ब्रिटिशसुद्धा होत ते सर्व आपापल्या जगात राहत असत जेव्हा सत्याग्रह सुरू झाला तेव्हा त्यात हजारो सत्याग्रही सामील झाले कारण सत्याग्रहात काही दोन चार मानसेच असू शकत नव्हती हो माझ्या पहिल्या तुरुंगवासाच्या वेळी आमच्यापैकी एकशे पन्नास लोकांना तुरुंगात टाकण्यात आल सुरुवातीला तिथे फार हो हो लोक नव्हतं मी तिथे होतो आणि माझ्याबरोबर चार वाच लोक अजून होते परंतु हळूहळू आमची संख्या एकशे पन्नासपर्यंत पोहोचली आम्हा सर्वांना एका वाड्यात ठेवण्यात आले होते व आमच्याबरोबर हपशी कैदीसुद्धा होते अशा प्रकारच्या गर्दीमुळे आम्ही अगदी कंटाळू होतो तिथल्या तुरुंगाचे नियम किती कठोर होते आणि त्यांची अंमलबजावणी किती निर्दयपणे करून घेतली जात असे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही राजकीय कैदी आहो आणि इतर अपराधी असे म्हणून इथे भारतात तर आपण गोंधळ घालतो दक्षिण आफ्रिकेत असा कोणताही फरक केला जात नाही तिथे सर्वांना गुन्हेगार कैदीस समजतात मी तसे समजत नाही की जे राजकीय कैदी आहेत ते चांगले आहेत आणि जे अपराध करून आले आहेत ते वाईट आहेत ज्यांनी कायदा मोडला ते सर्व कायद्यासमोर सारखेच असतात मग या अपराध्यामध्ये काय फरक करायचा परंतु इथे तर आम्ही राजकीय कैदी झालो आणि त्यातही अ ब क वर्गासे कैदी झालो असे झाले कारण आमचे एक फार मोठे आंदोलन होते करोडोच्या संख्येत आहो आणि त्यात मोठमोठे लोकही होते परंतु त्या विचारांमध्ये कोण मोठे लोक असणार त्यात हिंदू मुसलमान पारशी सर्व होते हा हिंदू आहे हा मुसलमान हा फारशी असा कोणी तिथे भेदसुद्धा करत नसे सर्व कुली होते वा असे म्हणताना की सर्व हिंदुस्थानी होते यामुळे आम्ही मोठे आहोत आम्हाला अवर्ग द्या आमच्यापेक्षा लहान त्यांना ब वर्ग द्या आणि त्याहून लहान त्यांना क वर्ग द्या असा मोठेपणाही तिथे दाखवू शकत नव्हतो मी तर असे काही मानत नाही परंतु इथे आम्ही हे सर्व केले मी तर समजतो की जो कैदेत गेला तो कैदी मी असं समजत नाही की केवळ तुरुंगात गेलेले लोकच अपराध करत असतात आणि बाहेर पांढरेशुभ्र कपडे घालून बसलेल्या लोकांनी कोणताही अपराध केलेला नसतो मला दहावेळा तुरुंगात टाकण्यात आले होते मला पूर्णपणे तर आठवत नाही परंतु तुरुंगात मी अनेक वर्षे घालवली असल्यामुळे हे सर्व मला माहीत आहे तिथे जे तुरुंगाधिकारी होते ते तर माझे मित्र झाले होते तिथे तुरुंगाचे एक अधीक्षक सुप्रिंटेंडंट होते ते फार चांगले माणूस होते आणि मोठे अधिकारी होते ते एकदा माझ्याजवळ म्हणाले होते की मी या तुरुंगाचा अधिकारी आहे खरा परंतु जगाला माहीत नाही की मी कोणकोणते अपराध केले आहेत ते म्हणाले की इथे कैदी चार वाच वर्षाच्या तुरुंगवासा करता येतात वा असे कैदी येतात की ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते व नंतर ज्यांना मृत्यूदंडापासून माफी देण्यात आलेली असते परंतु मी केलेल्या अपराधाची किती लोकांना कल्पना असेल ते म्हणाले की कदाचित ईश्वरालाच माझ्या अपराधांची कल्पना असेल यामुळे त्यांना एकाने तुरुंगाधिकारी असणे आणि कैदी ही कल्पना आवडत नव्हती माझेही असेच मत आहे यामुळे मी तुमच्यासमोर कशाप्रकारे आलो पाहिजे याचा विचार केला आता इंद्रजानचे शासन तर ते स्वतःहून गेले आहेत चांगले केले परंतु आता आपण आपल्या तुरुंगात काय करावे ज्यावेळी इग्रजांची सत्ता होती त्यावेळी तुरुंगात किती चांगले वा वाईट होते याचा मी साक्षी आहे परंतु आता सरकार आपल्या हातात आहे आपल्या तुरुंगानी तुरुंग न राहता रुग्णालय व्हायला पाहिजे जर कोणी खून केला असेल वा चोरी केली असेल वा डाकू झाला असेल वा कायद्याच्या पुस्तकात ज्याला अपराधमंद तो केल्यामुळे अपराधी झाला असेल तर सर्व प्रकारचे रोग आहेत असं मी समजतो तो विकार आहे अपराधा करता अपराध कोणीही करत नाही जर कोणी मद्याच्या प्रवाहाखाली व्याभिचार व इतर कोणता अपराध करत असेल तर तो खुशी मिळवण्याकरता तसे करत नसतो आता मी म्हातारा झालो आहे आणि मला अनुभवही आला आहे माणसाचे वर्तन त्याच्या स्वभावातून प्रेरित होत असते याची मला जाणीव झाली आहे कसे रहावे हे कैद्यांना शिकवले पाहिजे अधीक्षक वा उपायुक्त कैद्यांची काळजी घेत असतात आणि कोणत्या कैद्याला फटके मारावे वा कोणत्या कैद्याने शिक्षा म्हणून कोणते काम केले पाहिजे हे ते ठरवत परंतु तुरुंगाधिकारी वा उपायुक्त हे रुग्णालयातील शल्य असावे व डॉक्टर ज्याप्रमाणे मद्य पिला व्यसनापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे त्यांनी त्या कैद्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा असेही सुचवीन मद्याचे व्यसन लागलेल्या माणसाला मद्यापासून होणारे दुष्परिणाम सांगावे लागत असतात आणि कल्पना करा की एखाद्याने एखाद्या मुलीचे अपहरण केले आहे हा अर्थातच गंभीर गुन्हा आहे परंतु त्याने सुद्धा जे काही केले आहे तो एक प्रकारचा रोग आहे याची जाणीव करून देण्यात यावी आपल्या तुरुंगामध्ये जर अशी सुधारणा करण्यात आली तर ती महान गोष्ट होईल आणि सर्व कैदीसुद्धा खुश होतील खुश झाल्यामुळे आपण नेहमीकरता तुरुंगातच राहिलो पाहिजे असे त्यांना थोडेच वाटणार आहे याशिवाय रुग्णालयाच्या इमारती तर सुंदर असतात तिथे आपल्या तुरुंगाचे असे थोडेच असते आपण अशा इमारती तयार कशा करणार आपला तर गरीब देश आहे रुग्णालयासारखे जर आपण तुरुंग बनवू लागलो तर आपले दिवाळी निघेल असे तुरुंग तर सुवर्णभूमी असलेल्या दक्षिण आफ्रिकेतही नाहीत तिथे इंग्रज कैद्यांकरता ज्या खोल्या वा बराकी बनतात त्या महालासारख्या थोड्याच असतात इंग्लंडजवळ इतका पैसा आहे की तो असे तुरुंग बनवू शकतो कारण तिथले तुरुंग मी पाहिले आहे हे खरे आहे की अमेरिकेतील तुरुंग पाहिलेले नाहीत परंतु आपले तुरुंग रुग्णालयासारखे व्हायला पाहिजे रुग्णालयात डॉक्टर असतो आणि तो, तो रुग्णांचा उपचार करतो तसे असले पाहिजे जेव्हा एखादा रोगी दुरुस्त होऊन रुग्णालयाबाहेर जातो तेव्हा तो कायमचा ऋणी होतो तसेच रुग्णालयांची झाले पाहिजे तुरुंगात कठोर वागणूक दिली जाते आणि अतिरेक केला जातो वा तुरुंगाधिकारी दुष्ट आहेत असे म्हणण्याचे कैद्यांकरता कारण नसले पाहिजे तिथे सर्व वाईटच वाईट आहे असे म्हणायची त्यांना संधी नसावी त्यांनी म्हणायला पाहिजे की रुग्णालयाप्रमाणे आमची ती फार काळजी घेतली जात होती आम्हाला खायला देत होते व कसे जगावे हो हे आम्हाला शिकवत होते तुरुंगाचा कारभार जे चालवतात त्यांनी काय केले पाहिजे हे तर सांगितले परंतु त्याचे काय हे सर्व करणे तर त्यांच्याच हातात नाही याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे अथवा ही गोष्ट पंडितजी सरदार व असे म्हणा की संपूर्ण मंत्रिमंडळावर अवलंबून आहे याचा अर्थ सरकारने हे केले पाहिजे परंतु तुरुंगाधिकारी कसे वागले पाहिजे हे सरकारने त्यांना सांगितले पाहिजे नंतर जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर व जुलमी पद्धतीचा अवलंब केला तर ती वेगळी गोष्ट होईल आजकाल कोणताही तुरुंगाधिकारी वा अधीक्षक वा आयुक्त अपराधी नसला पाहिजे आपण हे शिकलो आहो आणि ते सर्व सरकारच्या अंतर्गत काम करत असतात सरकारजवळ मोठे सैन्य नाही आणि या अधिकारांना लावण्याकरता ते बाहेरून मदतही मागू शकत नाही ते स्वेच्छेने सरकारच्या आदेशाचे पालन करत असतात त्यांनी जर स्वतःहून आदेशांचे पालन केले नाही तर आपली प्रशासन व्यवस्था कोसळून जाईल व देशात गोंधळ निर्माण होईल याप्रमाणे अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये असे मी त्यांच्याबद्दल सांगितले आहे आणि अशा काही लहान सहान गोष्टी आहेत की त्या ते सरकारच्या आदेशाशिवाय करू शकतात उदाहरणार्थ त्यांनी कैद्यांशी प्रेमाने वागावे यात शिकण्यासारखे काय आहे त्यांनी तुरुंगात रुग्णालय समजायला पाहिजे व कैद्यांना रुग्ण त्यांनी जर इतके केले तर निदान एक गोष्ट साध्य होईल आता मी कैद्यांशी कैद्याच्या भूमिकेतून बोलू इच्छितो सत्याग्रही म्हणून मला सुद्धा तुरुंगवासाची शिक्षा झाली होती सत्याग्रही कैदी जाणून बुजून कोणताही अपराध करू शकत नाही त्याने कधीही तुरुंगाच्या अधीक्षकाला वा तुरुंगाधिकाऱ्याला त्रास द्यायला नको वा त्यांचा अपमान करायला नको त्याने तर आदर्श कैदी होऊन राहिला पाहिजे असे केले तरच तो आपला सत्याग्रह चांगल्या प्रकारे सुरू ठेवू शकतो इतकेच नाही तर अपराध करून इथे आलेल्या कैद्यांनीसुद्धा सत्याग्रही व्हायला पाहिजे त्यांनी तुरुंगाच्या नियमांचा कधीही भंग करू नये त्यांनी तुरुंगाचे निर्बंध मान्य केले पाहिजे आणि जे मिळेल त्यावर समाधान मांडले पाहिजे कैद्यांना दिला जाणारे अन्न पुरेसे नसेल वा ते पुरेसे शिजवलेले नसेल वा त्यात खडे वा जंतू असतील तर त्याबद्दल त्यांनी अधीक्षक वा तुरुंगाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी असे घडत असते मी असे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे कारण मी तुरुंगात राहिलो आहे परंतु अशा गोष्टीकरता सुद्धा तुरुंगाधिकाऱ्याकडे का जायला पाहिजे तुरुंगात काही स्वयंपाकी नसतात जे कैदी असतात ते स्वयंपाक करत सरकार जर स्वयंपाकी ठेवू लागेल तर ते तुरुंग शकणार नाही कैदीच आपला स्वयंपाक बनवत असल्यामुळे त्यांनी मन लावून स्वयंपाक करावा तांदूळ निवडून मगस त्यांनी भात शिजवावा पोळ्या अर्ध्या कच्चा ठेवू हे सर्व तुमच्या हातातच आहे तुम्ही जसे स्वतःच्या घरी काम करता तसे हे काम इथे केले पाहिजे तुम्ही इथे काही अपराध केल्यानंतर आला आहात कोणीही अपराध करू शकतो परंतु काही पकडले जातात आणि काहींनी अपराध केला नसतानाही त्यांच्यावर अपराधी म्हणून शिक्का मारला जातो असे होत असते मला वाटते की तुम्ही जर इतके केले तर तुम्ही आदर्श कैदी तुम्ही एक गोष्ट करू शकता तुमच्यात हिंदू मुसलमान शीख असले पाहिजे मुसलमानांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पंतचे लोक असले पाहिजे परंतु तुम्ही सर्व इथे भावाभावाप्रमाणे राहू शकता आज आपल्या देशात एक प्रकारचे विष पसरले आहे निदान तुरुंगात तरी ते पसरणार नाही अशी मला आशा आहे तुरुंगातून तुम्ही आदर्श नागरिक म्हणून बाहेर पडला पाहिजे असे झाले तर मी चांगले काम केले असे उपायुक्त आणि तुरुंगाचे अधीक्षक म्हणतील ते मला सांगतील की आता आमचे काम सोपे झाले आहे आम्हाला कोणी त्रास देत नाही व तुरुंगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते व दिवसेंदिवस कैदी आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही आदर्श कैदी व्हावे आणि येथून बाहेर पडताना आदर्श नागरिक व्हावे व वा बाहेरील लोकांना गैरवर्तन करण्यापासून परावृत्त करावे इतकीच प्रार्थना मी ईश्वराजवळ करीन हिंदू मुसलमानांचे शत्रू आहेत आणि मुसलमान हिंदूंचे शत्रू आहेत हे तुम्ही विसरा असे तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे कोणीही चूक करू शकतो उद्या ईद आहे माझ्या मुसलमान बांधवांना मी ईद मुबारक देतो जे काही मुसलमान कैदी इथे आहेत त्या सर्वांना सर्व हिंदू आणि शीख कैद्यांनी ईदच्या शुभेच्छा द्याव्या अशी माझी इच्छा आहे अखेरीस तुम्ही सर्वांनी बंधू भावने रहावे इतकेच मी म्हणेन प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर सव्वीस एकोणीसशे सत्तेचा नवी दिल्ली ऑक्टोबर सव्वीस एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनीं आधी त, एका गृहस्थानी मला जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर देऊन देतो ते विचारता तुम्ही म्हणता की बदल्याची भावना चांगली नसते परंतु तुमचे राम भक्त दरवर्षी रावणाचा पुतळा जाऊन बदल्याची भावना चेतवत असतात यात दोन चुका आहेत एक माझे रामभक्त कोण आहेत हेच मला माहीत नाही माझा रामभक्त जर मी असेन तर ठीक आहे परंतु त्याची मला माहिती नाही राम भक्त ना होणे ही काही साधी गोष्ट नाही यामुळे तुमचे रामभक्त म्हणणे ही मोठी चूक आहे माझे रामभक्त तर कोणीच नाही परंतु असे होऊ शकते की लोक रावणाचा पुतळा तयार करतात आणि मग राम त्याला पराभूत करतो आता तरी राम रावणाला पराभूत करतो परंतु आपल्यापैकी कोण राम आहे आणि कोण रावण जर प्रत्येक माणूस राम बनू शकत असेल तर रावण कोण बनेल ही एक कथा आहे आणि कथेत राम देव आहे आणि रावण त्याचा शत्रू यामुळेच त्याला अशुभ समजतात राक्षस समजतात निशाचर समजतात याचे कारण त्याचे कामच रामाला न मानणे आणि ईश्वराला न मानता मरून जाणे होते नंतर ईश्वराच्या हातूनच त्याला मरण आले ही एक कथा आहे याचा अर्थ असा नाही की रामाचा पुतळा बदला घेण्याच्या भावनेने तयार करण्यात आला होता माणसाने बदला घेऊ नये हा धडा मी यापासून शिकलो आहे मी जर कल्पना केली की मी राम आहे आणि इथे माझ्या आजूबाजूला बसलेले लोक रावण आहेत तर माझ्यासारखा अहंकारी आणि मूर्ख कोण असेल मी राम आहे हे मला कसे करणार माझ्यात किती दुष्टपणा भरलेला आहे हे कोणाला माहीत आहे ईश्वराच्या नजरेत मी महात्मा आहे की दुष्ट माणूस आहे हे कोणालाही माहीत नाही मी स्वतः किती दुष्ट वा चांगला आहे हे माझे मलाही माहीत नाही ते केवळ ईश्वरालाच माहीत तो वर बसला आहे सर्वांना पाहतो आहे त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपलेली नाही माणूस कोणाचाच बदला घेऊ शकत नाही कोणाकडून काही वाईटही घडले तरी बदला काय घ्यायचा जर एखादा माणूस संपूर्ण असेल तसे ते कोणताही माणूस संपूर्ण असू शकत नाही केवळ ईश्वर संपूर्ण असू शकतो तरीही जर आपण गृहित धरले की एक माणूस संपूर्ण आहे आणि इतर अपूर्ण आहे का तर काय त्यांनी इतरांना शिक्षा केली पाहिजे इतरांचा संवार केला पाहिजे हा जो विजयादशमीला पुतळा बनवतात त्याचा माझ्या दृष्टीतून असा अर्थ आहे बदला जरी म्हणालो नाही तरी संहार वा शिक्षा वगैरे जी काही करायची आहे ती केवळ ईश्वरच करू शकतो तर काय ईश्वरच हा गुण आहे की हिंसा तोच करू शकतो आणि अहिंसाही तो निर्गुण आहे आणि गुणातीत आहे त्याच्यासाठी या सर्व गोष्टी काहीही नाहीत परंतु हा दृष्टांत तर असा आहे की जितके रावण जगात आहेत त्या सर्वांचा संवार करणारा एकटा ईश्वर आहे काही लोक असे मानतात की आपण पूर्ण आहो आणि इतर अपूर्ण असे विजयादशमी शिकवते यामुळेच कायदा हातात घेऊन ते स्वतःच बादशाह बनतात व कोणाला मारायचे कोणाचा खून करायचा हे सर्व ठरवतात असे भारतात घडतही आहे कारण आम्ही पागल झालो आहो जे उत्तर मी दिली आहे त्यावरून तुम्ही आणि ज्या बंधूंनी प्रश्न विचारला त्यांना कळले असेल की राम रावणाचा दृष्टांत घेऊन आम्ही पापी होऊ नये आम्ही पुण्यवान झालो पाहिजे एकीकडे रामाचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे दुराचार करायचा म्हणजे ईश्वराची निंदा करणे आहे आता तुमच्यापैकी काही मला विचारू शकतात की तुम्ही इतक्या मोठमोठ्या गप्पा तर मारता परंतु काश्मीरमध्ये जे सुरू आहे त्याची ही काही माहिती आहे होय मला त्याची पूर्ण कल्पना आहे परंतु मला तितकेच माहीत आहे जितके वृत्तपत्रामध्ये आले आहे हे जर सर्व खरे असेल तर फार वाईट गोष्ट आहे अशा प्रकारे ना धर्माचे रक्षण होऊ शकते ना कर्माचे इतकेच मी सांगू शकतो काश्मीरने पाकिस्तानमधील सामील व्हावे म्हणून पाकिस्तान काश्मीरवर दडपण प्रयत्न करत आहे असा दोष तर पाकिस्तानलाच देण्यात आला आहे ना असे व्हायला नको होते कोणाजवळील कोणतीतरी वस्तू घ्यावी म्हणून जर कोणी कुणावर दडपण आणत असेल तर तसे व्हायला नको याबद्दल मला किंचितही संशय नाही आज तर काश्मीर आहे नंतर ते हैदराबादवर दडपण आणतील मग जुनागडवर दडपण आणा मग अजून संस्थाने आहे मला काही न्यायची तुलना करण्याची इच्छा नाही परंतु मी एक तत्व मानून चालतो की कोणीही कुणावरही बळजबरी करू शकत नाही नंतर काहीही हो मला त्याची परवा नाही काश्मीर असो हैदराबाद असो वा जुनागड असो कोणी कुणावर बळजबरी करू नये परंतु मी अतिशय आदरपूर्वक सांगतो की आज जे काश्मीरचे महाराज आहेत ते तेथील ते राजे नाही दुसऱ्याही संस्थानाचे जे, जे राजे आहेत असे आपल्याला वाटते तसे नाही। तेना तेना तेना तेना तेना ते नाहीत त्यांना तर बनवणारे इंग्रज लोक होते आता इंग्रज गेले आहेत त्यांनी त्यांना सत्ताधारी बनवले होते कारण त्यांच्या माध्यमातून ते राज्य करू शकत होते काश्मीरमधून अजून जनतेची सरकार स्थापित व्हायची आह अशीच परिस्थिती इतर संस्थांचीही म्हणजे हैदराबाद जुनागड इत्यादींची आहे माझ्या मते त्यांच्यात काही अंतर नाही संस्थानांचे खरे सत्ताधारी तेथील लोक असतात काश्मीरचे लोक जर पाकिस्तानमधे जाण्याकरता अनुकुल असतील तर जगातील कोणतीही शक्ती त्यांना अडवू शकत नाही परंतु निर्णय घेण्याकरता त्यांना मोकळी कसली पाहिजे लोकांवर हल्ला करून आणि गावाच्या गावं जाऊन लोकांना निर्णय घेण्याकरता बाध्य करता, करता येत नाही काश्मीरमधे मुसलमान बहुसंख्य असू नय तेथील लोकांना जर भारतात सामील होण्याची इच्छा असेल तर त्यांना कोणीही अडवू शकत नाही काश्मीरच्या लोकांवर जडपण आणण्याकरिता जर पाकिस्तानचे लोक जात असतील तर पाकिस्तान सरकारनं त्यांना थांबवले पाहिजे जर तसे करण्यात त्याला अपयश आले तर दोषाचे सर्व खापर पाकिस्तानवर फोडले जाईल काश्मीरच्या जनतेवर बळजबरी करण्याकरता जर भारतातील लोक जात असतील तर त्यांना सुद्धा थांबवले पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून थांबले पाहिजे याबद्दल मला काहीही संशय नाही मी काश्मीरच्या समस्येची तुमच्याशी चर्चा कली आता मला वेगळ्या मुद्याकड़ वळण्याची परवानगी द्या मला कलकत्त्याहून तार आली आहा कलकत्त्यात मी असताना ज्या शांती सेनेची स्थापना करण्यात आली होती तिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले होते ती खरोखर ईश्वराची कृपा होती कलकत्त्यात शांतता स्थापन करणे फार कठीण वाटत होते परंतु एकदा शांती सेनेची स्थापना झाल्यावर तसे सहजपणे करता आले आणि हिंदू अथवा मुसलमानांना फारसा त्रास सहन करावा लागला नाही त्याआधी मुसलमानांनी मोठ्या वस्त्यांवर नियंत्रण मिळवले होते व ते तेथून हिंदूंना उसकावून लावत होते नंतर हिंदूंनी सुद्धा मुसलमानांच्या झोपड्या व इथं जे काही सामानसोमान होते ते जाळले व त्यांच्यावर अत्याचारही केला तसे घडायला नको होते मलो सर्व प्रकरणात जायचे नाही परंतु मी जेव्हा ते गेलो तेव्हा ईश्वराच्या कृप्नि शांती सत्ची स्थापना करण्यात आली व विद्यार्थी आणि इतर लोक तिच्यात सामील झाले आता ते लिहितात की दसरा आणि ईद हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले व हिंदू आणि मुसलमान भावाभावाप्रमाणे राहू लागली आह कलकत्त्यात काल ईद साजरी करण्यात आली परंतु दिल्लीत ती आज साजरी करण्यात आली यामुळे दसरा आणि ईद या, या दोघांचाही उल्लेख असलेली तार मला पाठवण्यात आली ते म्हणतात की शांदी सेना सर्वत्र पसरली आहे कलकत्त्यात वा हावडात कुठेही नुकसान झालेले ना नाही कोणीही कुणालाही त्रास देऊ शकला नाही आणि दोन्ही दिवशी लोक कोणताही त्रास न होता मजेत राहिले ते पूर्व बंगालमध्ये ढाकापर्यंतही गेले भारतात कुठेही हिंदू मुसलमान वैमनस्य दूर झाले व परस्परांचे जे शत्रू होते ते सर्व भाऊ भाऊ होऊन राहिले तर मला आनंद होतो व म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगावी असे मला वाटले आणि कलकत्ता काही लहान सहान शहर नाही तिथे करोडोंचा व्यापार चालतो मोठे मोठे जहाज येतात तिथे हिंदू आणि मुसलमान दोघेही राहतात आणि व्यापार करतात आपण एकमेकांना शत्रू म्हणून वागवू लागलो तर संपूर्ण व्यापार उद्ध्वस्त होणार नाही काय कलकत्त्याच्या शांती लोकांना जर शांततापूर्वक राहायला शिकवले असेल तर ती फार चांगली गोष्ट असेल कलकत्त्यापासून आपण काही पाठ का शिकू नये इथे सुद्धा शांती सेना का स्थापन करण्यात येऊ नये ईदच्या निमित्ताने माझ्याकडे आज काही मुसलमान आले होते त्यांना माहीत आहे की मी त्यांचा शत्रू नसून मित्र आहे मी हिंदू आहे आणि तोही सनातनी हिंदू यामुळे माझ्यात मुसलमानपणाही तितक्यात भरलेला आहे जितका हिंदूपणा यामुळे मित्र समजून ते मला भेटायला आले होते मी त्यांना ईद मुबारक म्हणालो खरे परंतु तुम्हाला मी कोणत्या तोंडाने ईद मुबारक म्हणू असेही मी त्यांना म्हणालो ते बिचारे आजही घाबरलेले आहेत हिंदू आपल्याला राहू देतील की नाही आणि मारून तर टाकणार नाहीत असा विचारते हो ते करत आहेत अर्थातच सर्वच हिंदू मारत नसतात परंतु अनेकांचे खून झालेले असल्यामुळे ते भयभीत आहेत ते अल्पसंख्य असले म्हणून काय तर काय ज्या ठिकाणी जे लोक बहुसंख्य आहेत त्यांनी अल्पसंख्याकावर अत्याचार करून त्यांना मारून टाकले पाहिजे हे अत्याचार थांबवले पाहिजे नाही तर आपण नष्ट होऊ जे कलकत्त्यात घडले तेच आपण इथे करू शकलो तर किती चांगले होईल असे झाले तर माझे अंतःकरण आनंद आणि नाचून उठेल आज तर माझे हृदय रक्तबांबा झालेले आहे मी अश्रू ठेवू शकत नाही कारण मी जर रडलो तर मला जे करायचे आहे ते मी करू शकणार नाही पण माझे अंतःकरण दुःखी आहे स्वतंत्र भारतात हिंदू आणि मुसलमान असेच राहणार आहेत काय बहुसंख्याक अल्पसंख्याकावर जर हल्ला करतील तर तो पाश्वीपणा होईल इतरांवर हल्ला करून कोणत्याही धर्माचे रक्षण करता येऊ शकत नाही धर्माच्या शिकवणुकीने जीवनात अनुसरण करूनच धर्म वाचवता येऊ शकत असतो दुसरा कोणताही मार्ग नाही रतलामधार सरकारची स्थापना केली जाईल अशी घोषणा तिथे जे महाराज आहेत त्यांनी केली असल्याची तार मला रतलामहून आली आहे महाराज संस्थानाच विश्वस्त असतील हरिजन सेवक संघांच्या सचिवांनी मला लिहिली आहे की यापुढे तिथे हरिजन आणि इतरांमधे भेला जाणार नाही उच्च हरिजन आणि इतर लोकही महाराजांच्या मंदिरात गेले होते यापुढे संस्थानाच्या कोणत्याही मंदिरात अस्पृश्यता पाळली जाणार नाही त्याचप्रमाणे सार्वजनिक विहिरीवरून हरिजन पाणी भरू शकतील हे सर्व ऐकून मला फार आनंद झाला हिंदू धर्माला जर प्रगती करायची असेल तर द्वेष भावना आणि अस्पृश्यता यांना त्या स्थान कसे काय असू शकते ज्यांनी पाप केले ते अस्पृश्य असतात संपूर्ण समाजाला अस्पृश्य करणे हा फार मोठा कलंक आहे प्रत्येक हिंद्नी आपल्या हृदयातून अस्पृश्यतेच्या सर्व खानाखुना पुसून टाकल्या पाहिजे रतलाम मध्ये ज्याप्रमाणे केले त्याप्रमाणे हिंदू राजाच्या प्रत्येक संस्थानामध्ये अस्पृश्यता नाहीशी करण्यात आली पाहिजे असे करून आपण हिंदू धर्माला फार उंचावर पोहोचवू मी समजतो त्याप्रमाणे अस्पृश्यता गेली तर नंतर आपण काही मुसलमानांना वा इतर कोणाला अस्पृश्य ठेवणार आहोत आज आपण जे भोगतो हो, आहोत ते अस्पृश्यतेचेच परिणाम आहेत यामुळे रतलामधील या मो मला आनंद झाला आणि यामुळे कलकत्ता आणि रतलाम येथील घटनांबद्दल मला तुमच्याशी बोलावेसे वाटले प्रार्थना प्रवचन भाग एक या पुस्तकाचा हिंदीतून मराठीत अनुवाद ब्रिज मोहन हिडा यांनी केले आहे समाप्त